पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटीत प्रकरण पन्नासावे गांधीजींची भेट तुरुंगातून सुटल्याबरोबर मी लखनौला आईकडे गेलो व तेथेच तिच्यापाशी काही दिवस राहिलो बऱ्याच दिवसांनी मी बाहेर येत असल्यामुळे भोवतालच्या जगाचा संबंध तुटल्यासारखा झाला होता पण मी तुरुंगात गुंदून पडलो म्हणून जगाच्या गतीत काही खळ पडला नाही ही जाणीव झाल्याबरोबर माझ्या मनाला धक्का बसला आपणा सर्वांचेच असे होत असे मुलगे मुली वाढत असतात लग्ने जन्म मृत्यू प्रेम आणि वैर काम आणि खेळ अश्रू आणि हास्य सर्व काही सुरू असते जीवनात नवे लागे बंदे संभाषणात नवे विषय जे जे काही माझ्या दृष्टीस पडे त्या सर्वात नवळ करण्यासारखे असे काहीतरी दिसून जीवनाचा प्रवाह मला बाजूला सारून जरू काही तसाच पुढे निगाळा होता आणि मी काटाच्या टपक्यात राहिलो होतो हा विचार फारसा आनंददायी नव्हता परिस्थितीशी मला चटकन समरसही होता आले असते पण आतून तशी उमकाच वाटेना तुरुंगाच्या बाहेर जरावेळ आपण आलेलो आहोत लवकरच त्या स्थान परतावे लागणार हे मी जाणून होतो तेव्हा ज्या जगातून आपण लवकरच जाणार त्याच्याशी समरस होण्याची धडपड तरी करा कशाला राजकीय दृष्ट्या देश शांत होता असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही सौजनिक स्वरूपाचे व्यवहार सरकारने अजिबात दडपून तरी टाकले होते अथवा नियंत्रित तरी केले होते क्वचित धरपकडही सुरु होती पण हिंदुस्थानातील त्यावेळीची शांतता फार अर्थपूर्ण होती प्रखर दडपशाहीचे फटके सोसल्यानंतर थकल्यामुळे आलेल्या घ्लानीप्रमाणे ती शांतता होती एक प्रकारे किती बोलती शांतता होती ती पण असले बोल दडपशाही करणाऱ्या सरकारच्या ध्यानात येत नसतात हिंदुस्थान देश पोलिस राज्याचा आदर्श नमुने बनला होता पोलिसी वृत्ती सर्व सरकारी खात्यांमध्ये होती आणि देशभर हे चुगलखोरांचा सुशवाट झाला होता लोकांची हिम्मत खसली होती अंत करणे भयभीत झाली होती खेडोपाडी जरा राजकीय हालचा दिसली की ती ठेचून काढण्यात येत असे नगरपालिका व स्थानिक संस्थांमधून काँग्रेसच्या लोकांना हुसकून लावण्याचे प्रयत्न सरकार करीत होते यासंबंधी कलकत्ता कॉर्पोरेशनचे उदाहरण सुप्रसिद्धच आहे जर्मनीतील नाझीनच्या अत्याचारांच्या बातम्यांचा येथील ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या बगलेतील छापखाने यांच्यावर मोठा विचित्र परिणाम झालेला आढळून आला त्यांच्या कृत्यामुळे आपण हिंदुस्थानात जे जे केले ते, ते समर्थनीय ठरत आहे असे वाटून का सदाचरणाच्या आडतींनी फुगून जाऊन ते, ते आम्हाला सांगू लागले की नाझींचा अंमल येथे असता तर काय दशा उडाली असती पहा खरेच दडपशाहीच्या बाबतीत नाझींनी जो विक्रम करून दाखविला त्याची बरोबरी करण्यास सोपे नव्हते हो आमचे नशीब कदाचित अधिक खर्तर झाले असते पण गेल्या पाच वर्षात हिंदुस्तान हिंदुस्थानमध्ये ठिकठिकाणी जे काही प्रकार घडले त्यांची पूर्ण माहिती नसल्यामुळे मला या याबाबतीत निश्चित मत देता येणार नाही डावा हात काय करतो त्याची उजव्या हाताला दाद लागो नये या राजनैतिक तत्वांवर ब्रिटिशांचा विश्वास असल्यामुळे निःपक्षपाठी चौकशीबद्दल केलेल्या सर्व मागण्या सरकारने झिडकारून लावल्या आहेत सर्वसामान्य इंग्रज माणसाला पाश्विक कृत्याची चिड असते ही सत्य असावी नाझीप्रमाणे पशुवृत्ती या शब्दाचे इंग्रज लोक मोठे कौतुक करतील आणि तो शब्द मोठ्या प्रमाणे सघळत असतील असे मला वाटत नाही पाशवी कृत्य हातून घडली त्याची त्यांना जराशी शरम वाटत असावी पण आपण जर्मन इंग्रज अथवा हिंदी कोणीही असलो तरी सभ्यतेचा आपल्या मनोरील मुलामा फारच वालीफ आहे व वासना खतखतो लागल्या की हे संस्कृतीचे सायटे फाटून जावायला वेळ लागत नाही आणि मग जी काही घाण बाहेर पडते ती न पाहणेच बरे महायुद्धामुळे या पाश्ववृत्तीचा फार फैलाव झाला त्याचा परिणाम तह हो सुद्धा जर्मनीची अन्नसामग्रीच्या बाबतीत जी कोंडी चालू ठाली होती तिच्यावरून स्पष्ट झालिणत्याही राष्ट्राने आतापर्यंत कलि कृत्यात अत्यंत बिपणाच कमालीच्या पाश्विवृत्तीच व ग्रहणीय क्रौऱ्याच निदर्शक अस हि कृत्य होत अस कोंडीच वर्णन एका इंग्रजांनी कलि आह अठराश्तावन्न व अठराश साल हिंदुस्तान अद्याप विसरलि नाहीत आमच्या स्वार्थाला धक्का लागतो असे दिसले की आपले शिक्षण शिष्टाचार वगैरेचा आपल्याला विसर पडतो मग असत्य नारायणाच्या पूजा सर्वत्र सुरू होतात आणि पाशवी वर्तनाला शास्त्रशुद्ध दडपशाही व कायदा वस्व्यवस्था यांचे रक्षण अशी नावे देण्यात येऊ लागतात हा कोणी व्यक्तीचा अथवा राष्ट्राचा दोष नाही हिंदुस्थानात व इतर परकीय सत्तेखालच्या देशात सत्ताधारांविरुद्ध नेहमीच असंतोष घुमसत असतो आणि कधीकधी ज्वाळा निघू लागून त्यापासून धोकाही वाटू लागतो अशा प्रसंगी सत्ताधारांच्या ठिकाणी नेहमीच लष्करी गुणाव गुणांचा प्रादुर्भाव होत असतो लष्करी गुणाव गुणांचा अनुभव गेल्या पाच वर्षात आम्हाला यथेच्छ्यावास मिळाला कारण या काळातच आमच्या विरोधाला सामर्थ्य प्राप्त होऊन तो प्रभावी होऊ लागला होता तथापि लष्करी वृत्ती ही आमच्या नित्य परिचयची झालेली आहे साम्राज्याचा परिणाम जीत व जेते यांच्या अधपतनातच होत असतो आमचा अदप्पाचा निरास्पष्ट दिसत आहे आमच्या जेत्यांचे अधपतन मात्र शरीराच्या आंतर भागात झालेल्या रोगाप्रमाणे अदृश्य असे आहे पण बुरा वखत ओढवला की त्याचे स्वरूप उघडकीस थे, दरम्यान जो तिसरा गट आहे त्याच्या वाट्याला दोन्हीही पक्षांचा अदप्पात येत असतो बड्या अधिकाऱ्यांची भाषणे मध्यवर्ती कायदेमंडळात व प्रायतिक खांदी मंडळात विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे व सरकारची पत्रके वाचण्या सुरुंगामध्ये मला खूपच सवड मिळत असे गेल्या तीन वर्षात उत्तरांच्या पद्धतीमध्ये कितीतरी तफावत पडल्याचे आढळून येते सरकार अधिकाधिक अरेरायूच्या व दरडोणीच्या सुरात बोलू लागल आहे। जसा काही शिपा हुकूम सोडणारा लष्करातील सार्जंट मेजरच एकोणीशे तेतीसच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मिदनापूर येथे कमिशनरनं केलेला भाषणात या वृत्तीचा ध्वनी स्पष्ट उमटला दिसून आला बंगालमधील बिनसरकारी युरोपियन तर इस्से जादा आह त्यांच्या हरक उच्चारातून व आचारातून फॅसिस्ट मनोवृत्तीचा दर्प येत असतो सिंधमध काही कायद्यांना नुकत जाहीरित्या फाशी देण्यात आल हा देखील पाशी मनोवृत्ती फैवण्याचा एक प्रकार आह हे भयंकर दृश्य पाहता यावे म्हणून लोकांची प्रकारे सोय करण्यात आली होती आणि असे म्हणतात की हजारो प्रेक्षक जमाई झाले होते बाहेर येऊन हिंदुस्थानच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर माझ्या मनाला फारशी उमेद वाटेना माझे बरे सहकार्य तुरुंगात होते धरपकड चालू होती वट हुकुमांचा रूळ फिरत होता व नियंत्रकांनी वर्तमानपत्रांच्या मानेभोवती घातलेली पकडही कायम होती त्यांच्या ढवळाढोळीमुळे आमच्या पत्रव्यवहाराचीही दानादान उडे नियंत्रकांच्या लहरीपणाचा माझे मित्र रफी अहमद खिडवाई यांना अतिशय संताप आला त्यांची पत्रेते अडकवून ठेवी पुष्कळजाती उशिरा पोचत अथवा गहाळ होत त्यामुळे त्यांच्या कामाचा वेळा हुकत काम जरा अधिक कसोषणी करण्याबद्दल नियंत्रकाला कळवावे असा विचार खिडवाईंच्या डोक्यात आला पण ते लिहिणार कोणाला नियंत्रकाचे काम गुप्त पोलीस खात्यापैकी कोणीतरी अधिकारी गुपचूपपणे करीत असणार खिडवाईंनी एक शक्कल काढली नियंत्रकाला उद्देशून लिहिलेल्या पाकिटावर त्यांनी स्वतःचाच पत्ता लिहून ते डाकेट टाकले हे पत्र योग्य ठिकाणी गेले याबद्दल शंकाच नको कारण पत्राच्या बाबतीत त्यानंतर थोडी सुधारणा दिसून येऊ लागली तुरुंगात परत जाण्याची माझी इच्छा नव्हती हो अगदी पोटभर तुरुंगवाद झाला होता पण पर वर्तमान परिस्थितीत राजकारणाचा संन्यास घेतल्यापासून तुरुंगाचा लकडा सुटणार कसा हे मला कळेना राजकारणाला रामराव ठोकण्याची तर माझी मुळीच तयारी नव्हती तेव्हा सरकारशी खटका उडणार हे ठरुन गेल्याप्रमाणेच होते अमुक करा अथवा तमुक करू नका असा हुकुम कोणत्याही क्षणी माझ्यावर बजावण्यात आला असता आणि तोंडात कोणी लगाम अडकू पाहिल तर बंड करून उठावे हा तर माझा स्वभाव पडला सगळ्या हिंदुस्थानला नरम त्याला हवा जसा दामटण्याचा प्रयत्न सुरू होता सर्व देशाच्या बाबतीत मी काय करणार पण स्वतःवर मात्र हा प्रयोग चालू द्यावायचा नाही असे मी ठरवले होते तुरुंगात परत जाण्यापूर्वी काही गोष्ट प्रथम उरकून घेणे अवश्य दिसले माझी आई अंथरुण धरुण होती तिच्याकडे लक्ष दक्ष जरूर झाल होत पुण्याला जाऊन गांधीजींनाही भेटून यावायच होते, त्यांना भेटलेला दोन वर्ष होऊन गिली होती शक्यतोड़ प्रांतिक सहकारी जमावून त्यांच्याशी देशाच्या दे सज्जस्थितीबद्दलच नव्हे तर जागतिक परिस्थितीबद्दलही चर्चा करावी व माझ्या डोक्यात साठून राहिल विचार त्यांच्यापुढे मांडावे असंही मनात होत जग झपाट्यानं धावत सुटली असून लवकरच त्याचा राजकीय व आर्थिक कडलोट होणार आहे असं मला वाटत असल्यामुळे आपला राष्ट्रीय कार्यक्रम आपण त्या धोरणाने आखत गेलो पाहिजे असा मुद्दा मला मांडावायचा होता घरच्या व्यवहाराकडेही नजर टाकाव्यास हवी होती आतापर्यंत मी तिकडे ढुंकूनही पाहत नसे वडील वारल्यामुळे मी त्यांचे कागदपत्र देखील चालले नाहीत बरी छटाछाट करूनसुद्धा खर्च ऐपती बाहेरच जात असे पण त्या घरात वास्तव्य तोपर्यंत खर्चात याहून अधिक कपात करणे शक्य नव्हते झेपत नव्हते म्हणून व सरकार ती कोणत्याही क्षणी जप्त करील अशी भीती होती म्हणून आम्ही मोटर ठेवली नाही खर्चा संकट भेटावित असले तरी याचकांच्या पत्रव्यवहारामुळे मात्र मनाची करमणूक होई लोकांची विशेषतः दक्षिण हिंदुस्थानच्या लोकांची एक अशी चुकीची समजूत झालेली होती की माझा बाशी गडगंज पैसा आहे माझ्या मुक्ततेनंतर माझी धाकटीबहीण कृष्णा हिचा वांग निश्चय ठरला माझी उचलबांगडी होण्यापूर्वी हा विवाह उरकावा अशी माझी इच्छा होती कृष्णा नुकतीच तुरुंगातून सुटून आली होती अळीच्या प्रकृतीत थोडासा आराम पडल्याबरोबर मी गांधीजींना भेटण्यासाठी पुण्यात गेलो ते क्षीण झाले होते पण त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याचे पाहून मला आनंद झाला आम्ही खूप खूप बोललो जीवन राजकारण अर्थकारण या विषयांवर आमच्यात बराच मतभेद असल्याचे दिसून आले पण माझ्या दृष्टीकोनाशी शक्य जितके जमवून घेण्याची उदारबुद्धी त्यांनी दाखविली हे त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत मागावून प्रसिद्ध झालेल्या आमच्या पत्रव्यवहारात माझ्या मनात घोळत असणाऱ्या अधिक व्यापक प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आलेली आढळून पत्रांमध्ये त्या प्रश्नांवरील प्रकट झालेली मते थोडी संदिग्ध असली तरी त्यांचा रोग सहज लक्षात येण्याजोगा आहे मालकवर्गाची मार्गी नष्ट केली पाहिजे ही गोष्ट गांधीजींनी जाहीरपणे मान्य केल्यामुळे मला फार समाधान वाटले तथापि मालकीय हक्क दंडेलीने नष्ट न करता मतपरिवर्तनाच्या मार्गाने करावेत असा मात्र त्यांचा आग्रह होता पण मतपरिवर्तनाचे त्यांचे काही मार्ग माझ्या दृष्टीने सामोपचाराच्या शिष्टाचार संपन्न अशा शक्तीहून फारसे निराळे नसल्या कारणाने मला त्यांच्या आग्रहामुळे आमच्यात फार तपावत आहे असे वाटले नाही त्यांच्याशी भाषण करताना पूर्वीप्रमाणेच मला पुन्हा एकवार वाटले की शास्त्रीय सिद्धांतावर काथ्याकूट करीत बसण्याच्या ते विरुद्ध असले तरी वस्तुस्थितीत अंतर्भूत असलेल्या तर्कवादाच्या प्रकाशात अपरिहार्य अशा सामाजिक क्रांतीचा सा मार्ग ते धीरे धीर चालू लागतील गांधीजी म्हणजे एक विलक्षण व्यक्ती आह मिस्टर व्हेरियर एल्विन म्हणत त्याप्रमाणे ते मध्ययुगीन कॅथोलिक संतांप्रमाणे आह पण त्याचबरोबर ते चतुर असे पुढारीही आहेत त्यांचा शेतकऱ्यांच्या नाडीवरचा हात कधी दूर झालेला नाही आणीबाणीच्या वेळी ते कोणीकडे मिळतील ते सांगणे कठीण असले तरी ते ज्या बाजूला मिळतील त्या बाजूवर त्यांच्या प्रतिष्ठेचा फार मोठा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही ही एक गोष्ट निरपवाद आहे आणि आम्हाला चुकीचा वाटणारा मार्ग त्यांनी पत्करला तरी त्यात शक्यपंजे असणार नाहीत सरळ सीध्या अशाच तऱ्हेने ते वागतील त्यांच्याबरोबर सहकार्याने काम करता आले तर उत्तमच आहे पण अवश्य झाले तर निराळा पत्कण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे पण मला वाटले की सध्या तरी हा प्रश्न उद्भवत नाही नावाला होईना होईना व व्यक्तिक भंग चालू आहे तेव्हा काम तसेच पुढे रेटले पाहिजे समाजवादी विचारसरणी लोकांमध्ये व विशेषता राजकारण दक्ष काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फेरली पाहिजे म्हणजे पुन्हा धोरण वेळ उगवली की पुढे पाऊल टाकण्याची आपली तयारी राहील गांधीजींच्या पुढे त्यावेळी उभा असणारा मुख्य प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचाच होता पुढे काय करावायचे ते पेशात पडले होते तुरुंगात जावे तर हरिजन कार्याचा प्रश्न पुनरपी उपस्थित होणार सरकार बहुदा परवानगी देणार नाही व पुन्हा उपवास करावा लागणार पण हे चक्र चालणार किती दिवस असा उंदरा मांजराचा खेळ चालू ठेवण्यास त्यामुळेच तयार नव्हते हरिजन कार्याच्या सवलतीसाठी आपण पुन्हा उपवास केला तर सुटका झाल्यावरही मी तो चालूच ठेवणार असं ते म्हणाले म्हणजे देहपात होईपर्यंत ते उपोषण करणार असा त्याचा उघडउघड अर्थ होता दुसरा संभवनीय मार्ग म्हणजे शिक्षेच्या उरलेल्या काळात तुरुंगात न जाता हरिजन कार्याकडे स्वतःला वा वाहून घ्यावी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना अवश्य सल्लामसलत देत असावे, तिसरा एक मार्ग त्यांनी सुचवला तो असा की काही का काँग्रेसमधून अजबात निवृत्त होऊन त्यांच्याच शब्दात काँग्रेस बेकायदा असता तिसरा मार्ग पत्करला तर फार अनिष्ट परिणाम होईल असे आम्हाला वाटले त्यामुळे कायदेभंग प्रत्यक्ष प्रतिकार वगैरे चट सारे गुंडाळून ठेवून काँग्रेस कायदेशीर सनच्छ राजकारणाच्या रंगणावर पुन्हा गेली असती अथवा गांधीजींचा आधार घेण्यामुळे सरकारने काँग्रेसचा पुरा नायनाट करण्याचा चंग बांधला असता शिवाय धोरणाची चर्चा करण्यासाठी एकत्र जमणे अशक्य असल्यामुळे काँग्रेससारख्या बेकायदा अस संस्थेचा तावा एखाद्या गटाला घेता येणेही शक्य नव्हते राहता राहिला दुसरा मार्ग आमच्यापैकी बहुतेकांना तो मान्य नव्हता उरली सुरली प्रतिकारबुद्धीही त्यामुळे नष्ट होणार होती स्वतः पुढारी स्त्रणागराजो निघून गेल्यावर आगेत उडी घालण्याचा उत्साह हो कितीसे कार्यकर्ते दाखवतील पण घोड्यातून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध न झाल्याकारणाने तोच मार्ग पत्करण्याचा आपला निश्चय गांधीजींनी जाहीर केला कारणे भिन्न भिन्न असली तरी सत्याग्रहाचा झिरपा चालू ठेवावा तो आताच बंद करू नये याबाबत आमच्या दोघांचे एकमत झाले माझ्या मताने दुसरे काम म्हणजे जनतेचे लक्ष समाजवाद आणि जागतिक परिस्थिती यांच्याकडे वळवणे परत येताना वाटेत मुंबईला मी काही दिवस थांबलो तेथे ते सुदैवाने उदयशंकरचे नृत्य पाहण्याची संधी मिळाली त्यांचे नृत्य पाहून मला फार आनंद झाला नाटक संगीत चित्रपट बोलपट नभोवानी ध्वनीक्षेपण वगैरे गोष्टी गेली कित्येक वर्ष माझ्या आटोक्याबाहेर गेल्या होत्या कारण बाहेर असलो तरी माझ्यामागे कार्याचा व्याप इतका असे की डोक्यावर उचलण्याची पंचायत पडायची आतापर्यंत फक्त एकच बोलपट मी पाहिलेला आहे व चित्रपटातील प्रसिद्ध नटनटींची नावे काय कानावरून गेली असतील तेवढीच नाटक पहावयास न ना मिळाल्यामुळे मात्र मला फार चुकल्या चुकल्यासारखे होते पण उत्तर हिंदुस्थानात चांगले नाटक दृष्टीच पडणे कठीण बंगाली गुजराती व मराठी रंगभूमीची थोडीफार प्रगती झालेली आहे असे ऐकतो हिंदुस्थानी रंगभूमीला कलावर रसिकता कशाशी खातात ते सुद्धा माहिती नाही हिंदी चित्रपट व बोलपट कलाविरोची व्यक्त करण्याच्या भांडगडीत फारसे पडत नाहीत असे माझ्या ऐकव्यात आहे ऐतिहासिक दप्तरे आणि पुराणांच्या पोथ्या यातलेच प्रसंग बहुदा उचलून त्यांनी संगीताची फोडनी व अश्रुधारांचा लिंबू रस यांची जोड दिली की काम खलास मला वाटतं की शहरी लोकांत ज्या मालाची मागणी आहे अशाच मालाचा पुरवठा कंपन्या करीत असाव्या ओबडधोबड व हीन अभिरुची निदर्शक असे हे शहरी प्रकार व ग्रामीण गीतातून नृत्यातून व नाट्यातून अद्याप जीव धरून राहिलेली कला त्यांच्यातला भेद स्पष्ट लक्षात येण्यासारखा आहे बंगाल गुजरात व द्रविड देश याठिकाणच्या शेतकरी वर्गातील सरस कलाप्रिती पाहिली की मोठे कौतुक वाटते मध्यमवर्गाची स्थिती निराळी आहे त्याच्यामुळे जमिनीतून उपळून निघालेली आहे जतन करण्याच्या योग्यतेची स्वतःची कला परंपराही वर्गात आढळली नाही जर्मनी व ऑस्ट्रियामध्ये खंडीवारी छापून निघणाऱ्या सवंग आणि भडक चित्रांपासून त्यांच्या कलासक्तीचे समाधान होत असते रवी वर्म्याची चित्रे कोणी लावली म्हणजे अभिरुची कसाला पोहोचली असे समजावायचे त्यांचे आवडते वाद्य म्हणजे बाजाची पेटी तथापि विलक्षण असा कलाविपर्यास व सर्व कला नियमांचा सत्यानाश जर कुठे पाहायचा असेल तर लखनौच्या अथवा इतर ठिकाणच्या मोठमोठ्या ताडूकदारांच्या वाड्यातून एक चक्क टाकावी पदरी संपत्ती असते व तिचे प्रदर्शन करण्याची त्यांना इच्छाही असते ते तिचे मन माने तसे प्रदर्शन करतात आणि त्यांच्या कलाप्रेमाच प्रदर्शन पाहण्याच दुर्भाग्य त्यांच्या घरी जाणाऱ्या लोकांच्या वाट्याला येत असत कलेच्या नवयुगाला नुकताच कुठे प्रारंभ झाल आह टागोरांच्या कुटुंबाने या कामी पुढाकार घेतला असून या नवयुगाची प्रभा सर्व देशभर फाकू लागलेली दिसत आहे परंतु देशातील जनतेच्या मार्गात पावला पावला गणित अडथळे व निर्बंध येत असताना व त्यांच्या आकांक्षा झडपून जात असताना अभिनव प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा कसा तुरुंगातून नुकते सोडून आलेले काही मित्र सहकारी मुंबई मुंबईमध्ये भेटले समाजवादी तत्वांचा प्रभाव तिथे बऱ्याच प्रमाणात दिसून आला काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या काही कृतांबद्दल त्यांच्यामध्ये बरासा असंतोषही पसरलेला दिसत होता गांधीजींच्या राजकारणाकडे पाहण्याच्या आध्यात्मिक दृष्टीकोनावरही त्यांनी सडेतो केली टीकांपैकी के बराचसा भाग मला सुद्धा मान्य होता परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये दुसरा मार्ग नसल्यामुळे आपण तसेच पुढे गेले पाहिजे ही गोष्ट मी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगून टाकली कायदेभंग बंद करण्यापासून कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसता सरकारची चढाई तशीच चालू राहिली असती व कोणताही चढाऊ कार्यक्रम हाती घेतल्याबरोबर तुरुंगात जाणे क्रम प्राप्त झाले असते राष्ट्रीय चळवळ अशा एक टप्प्याला येऊन पोहोचली होती की सरकारने दडपशाही चालवली नसती तर सरकारवर कुरघोडी केल्याशिवाय ती कधीच राहती याचे तात्पर्य इतकेच की सरकारने आमच्या चळवळीला नियमी बेकायदा ठरवावे असे स्वरूप तिला प्राप्त झाले होते आणि कायदेभंग बंद केला असता तरीही राष्ट्रीय चळवळीचे पाऊल प्रत्यक्ष प्रतिकारापासून मागे हटणे आता शक्य नव्हते कायदेभंग चालू ठेवून व्यवहारता काहीच फरक पडणार नव्हता हे खरे परंतु नैतिक प्रतिकार म्हणून त्याला महत्व होतेच लढाऊ वातावरणात कायम असता नव्या कल्पनांचा फैलाव करणे जितके सोपे असते तितके लढा थांबून सनसची प्रबळ झाल्यानंतर ते सहजासहजी करता येत नाही लढा बंद केल्यावर सामपचाराचे धोरण आणि कायदेमंडळातील सनच्छ राजकारणाचा स्वीकार एवढा एकच मार्ग खुला राहिला असता माझ्या सहकाऱ्यांच्या मनातील खळबळ मी जाणून होतो कारण माझी स्वतःची मनस्थिती त्यांच्याचप्रमाणे झाली होती परंतु इतर ठिकाणच्याप्रमाणे मुंबईत सुद्धा आपली निष्क्रियता दाखवण्यासाठी बड्या समाजवादी तत्वांचे अवडंबर माजवणारे काही लोक मला भेटलेच स्वतः काहीही एक न करता चळवळीच्या धम्मचक्रीत ज्यांनी जबाबदारीची धोरा आपल्या खांद्यावर वाहिली त्यांना प्रतिगामी म्हणून नावे ठेवणारे हे निंदक पाहिले की मला चिड तसे विराट पुत्र उत्तराप्रमाणे अंतपुरात समाजवादाची शास्त्रे परजणारे हे लोक गांधीजींवर ते प्रतिक्रांतिकारकांचे मिरूमनी म्हणून तुटून पडत असतात त्यांच्या घटपटीच्या वटवटीत तर्कशास्त्राला कोणताही दोष दाखवता येणार नाही परंतु एक लहानशीच गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटलेली आहे ती ही की या प्रतिगामी गांधीला हिंदुस्थानच्या लोकांची इतकी खडानखडा माहिती आहे की गांधी म्हणजे हिंदुस्थानचा शेतकरी वर्ग असे बिनदिक्कत म्हणता येईल कोणत्याही क्रांतिकारकांनी माजोरी नसल एवढी प्रचंड खळबळ हिंदुस्थानात त्यांनीच माजवली आहा त्यांची अगदी हरिजन हरिजनजवळ घेतली तरी तिच्या टोळ्यान सुद्धा पुराणमतवादी हिंदू धर्माच्या पायाचा एक एक दगड हळूहळू निखळून पडत आहा आणि सर्व सनातनी त्यांच्याविरुद्ध हात उचलून खडे झाले आह गांधीजींना तिभयंकर शत्रूप्रमाणे लिखतात जलाशयावर तरंग उठाव त्याप्रमाणे जनत कार्योत्साहाच्या प्रचंड लाटा उठवण्याच काम गांधीजी आपल्या विशिष्ट मार्गानुसार करीत असतात या खळबळींचा परिणाम लाखो लोकांवर होत असतो त्यांना प्रतिगामी म्हणा की क्रांतीवादी म्हणा त्यांनी हिंदुस्तानचा माथा खासच उजळ केला आहे अवनात झालेल्या व लाचार बनलेल्या जनतेला अभिमानाची व शील संपन्न जीवनाची शिकवणूक त्यांनी दिलेली आहे त्यांनी जनतेत जागृती व सामर्थ्य निर्माण केले असून हिंदुस्तानच्या प्रश्नाचा तुवा जागतिक प्रश्नांशी त्यांनीच नेऊन जोडला आहे अहिंसा मार्गाचे ध्येय कोणते व आध्यात्मिकदृष्ट्या अहिंसेत कोणत्या गोष्टी अंतर्गत होतात वगैरे विचारबाजूला ठेवला तरी अहिंसामुळे सत्याग्रहाची ही हिंदुस्तानला व जगाला गांधीजींनी दिलेली अपूर्व देणगी आहे व हिंदुस्थानातील परिस्थितीला ती विशेष करून मानवणारी आहे यात शंका नाही प्रामाणिक अवसर मिळावा व आमच्यापुढील प्रश्नांचा शक्य तितका सलनी खर हे इष्टच आहे गांधीजींच्या वर्चस्वामुळे खुली चर्चा होती जरा कठीण होती ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होती त्यांच्यावर अवलंबून असावे व निर्णयाचे सर्व काम त्यांच्यावर सोपवावे अशी वृत्ती नेहमीच आढळून येत असते हे धोरण अगदीच चुकीचे आहे देया ध्येयासंबंधी व पद्धती पद्धतीसंबंधी बुद्धिवाद करून व त्या बुद्धिवादावर अधिष्ठित झालेल्या शिस्तीचे व सहकार्याचे धोरण मान्य करूनच राष्ट्राची प्रगती होणे शक्य आहे ती अंधश्रद्धेने व्हावायची नाही कोणी कितीही मोठा असून त्याच्यावर टीका करण्याची सवय असली पाहिजे परंतु स्वतःची निष्क्रियता छापवून ठेवण्यासाठी जर टीकेचा उपयोग करण्यात येत असेल ती तर ती सदोष आहे असेच म्हणावे लागेल अशा तऱ्हेची धुळवळ समाजवादी खेळू लागले तर जनतेचा रोष ते आपल्यावर ओढून घेतील कारण कार्य पाहूनच जनता आपले मत ठरवित असते लेनिन म्हणतो की भविष्यकालातील निष्कंटक कार्याच्या सुखस्वप्नात दंग राहून जो आजची खडतर कार्य विसरतो त्याला संधी समजण्यास प्रत्यवाय नाही जगात प्रत्यक्ष चालू असलेल्या घडामोडींच्या अनुरोधाने कार्याची आखणी करण्याऐवजी त्या घडामोडीपासून अलिप्त राहून भविष्यकालीन स्वप्नात डुंबट राहण्यात त्याला मोज वाटत असाच त्याच्या वर्तनाचा अर्थ करावा लागल यंत्रयुगीन मजूर वर्गासंबंधीचे वाङमय वाचून येथील समाजवादाची व कम्युनिझमची बहुतांशी वाढ झालिली आहे। मुंबई व कलकत्ता यासारख्या काही विशिष्ट ठिकाणी पुष्कळसी गिरणी मजूर असल बाकीचा हिंदुस्थान शेतकऱ्यांचाच आह मजुरीचा दृष्टिकोन पत्करून हिंदुस्थानच्या प्रश्नाचा निकाल परिणामकारक रीतीने लावता येणार नाही राष्ट्रवाद व शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन हि आपल्यापुढील दोन मोठ महत्वाचे प्रश्न आहेत युरोपियन समाजवादाने या प्रश्नांची के मांडणी केल्याची क्वचितच आढळून येत रशियातील महायुद्धापूर्वीची स्थिती व हिंदुस्थानातील आजची स्थिती यात पुष्कळ साम्य आह परंतु रशियात अनेक असामान्य व विचित्र असे प्रकार घडवून आले पुनरावृत्ती पुन्हा दुसऱ्या कोणत्याही देशात होईल अशी अपेक्षा करणे वेडेपणाचे ठरल कम्युनिझमच्या तत्वज्ञानाच्या सहाय्याने कोणत्याही देशातील वर्तमान परिस्थिती समजण्यास व तिची धागेदोरे उचलण्यास मदत होऊन प्रगतीचा पुढील मार्ग दिसू लागतो याबद्दल मला शंका नाही परंतु वस्तुस्थितीचा विचार न करता आंधळाप्रमाणे कम्युनिझमची कार्यपद्धती अंमलात आणणे म्हणजे त्या तत्वज्ञानाचा विपर्यास करण्यासारखे आहे जीवनात अनेक प्रकारची गुंतागुंत असते व त्यात आढळणारे विरोध व कलह पाहून मन कधीकधी थोडेसे हाताशय होते पण लोकात अनेक मतभेद व्हावे अथवा एकाच पद्धतीने प्रश्न सोडवू पाहणाऱ्या सहकार्यातही निर्णयाच्या बाबतीत मनभिन्नता दिसावी यात नवल नाही परंतु शब्दांचा पोकळ नगारा वाचवून जो आपला दुर्बळपणा जाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबद्दल मात्र मनात साहजिक शंका उपस्थित होतात सरकारला आश्वासने देऊन किंवा अशाच काही शंकास्पद प्रकाराने तुरुंगापासून स्वतःचा बचाव करून दुसरीकडे लोकांवर तोंडसूक घेणारे लोक स्वतःचाच कार्यनाश करीत असतात असे म्हटले पाहिजे मुंबईला अठरा पगड जातींची वस्ती असल्यामुळे सर्वतरेचे लोक तेथे दृष्टीच पडतात तथापि मला एक प्रमुख नागरिक असा आढळला की राजकीय आर्थिक सामाजिक व धार्मिक बाबतीतील त्याची कमारीची विशाल दृष्टी पाहून मी चिकितच झालो मजुरांचे पुढारी म्हणून ते स्वतःला समाजवादी म्हणवीत असत सर्वसाधारण राजकारणात ते प्रतिसहकारवादी म्हणून समजले जात जुन्या धार्मिक व सामाजिक चाललींची मी रक्षण करीन व कायदेमंडळाला सामाजिक बाबतीत लुडबुड करू देणार नाही असे आश्वासन देत असल्यामुळे हिंदू महासभेतही त्यांची चहा होत असे प्राचीन गुढवादाचे उपासक असं जे सनातनी त्यांच्यातर्फेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या वेळी ते उभे राहिले होते ही विविध व कार्य उरकू नये त्यांची कर्तृत्वशक्ती खलास होत नसल्याकारणाने काँग्रेस व गांधीजी यांची प्रतिगामी म्हणून निंदा करण्याच्या कामी राहिल्यास राहिल्या शक्तीचा ते व्यय करीतच काही इतर लोकांच्या मदतीने त्यांनी लोकशाही सुराज्य पक्ष स्थापन केला अर्थात लोकशाहीशी या पक्षाचा काही संबंध नव्हता व काँग्रेसवर टीका करण्यापुरताच काय तो त्या पक्षाचा काँग्रेसशी संबंध एवढा दिग्विजय मिळवू नये रग झिरली नाही तेव्हा मजुरांचे प्रतिनिधी म्हणून ते झिनिवा येथील मजूर परिषदेला हजर राहिले कधी काळी इंग्लंडमधील मॅक डोनल्ड यांच्या राष्ट्रीय मंत्रिमंडळाप्रमाणे एखादे मंत्रिमंडळ येथे स्थापन झाले तर आपणाला मुख्य की मिळावी म्हणून त्यांची उमेदवारी सुरू आहे की काय अशी एखाद्याला शंका आली असती इतके विविध दृष्टिकोन व इतक्या विविध चळवळी हाताळण्याचे भाग्य फारस थोड्यांच्या वाट्याला येत असेल तथापि निरनिराळ्या क्षेत्रात लुडबुड करणाऱ्या असल्या इतर अनेक लोकांचा काँग्रेसच्या टीकाकारात समावेश झालेला आहे खरवसाच्या अनेक भांड्यांमध्ये या मांजरांची तोंडी खूपच लेली आढळून येतील पण त्यांच्यापैकी काहीजण स्वतःला समाजवादी म्हणून घेत असल्याकारणाने समाजवादाचे नाव मात्र बद्दू होत आहे